पुस्तक जातीभेद निर्मूलन लेखक डॉ बाबासाहेब आंबेडकर वाचक विद्या पाटील परिशिष्ट महात्मा गांधी द्वारा, जातीभेदाचे समर्थन हरिजनमध्ये प्रकाशित झालेल्या त्यांचा लेखाची प्रतिलिपी डॉ आंबेडकरांचे आरोपपत्र वाचकांना स्मरत असेल की मागच्या मे महिन्यात लाहोर येथील जातपा तोडक मंडळाच्या वार्षिक अधिवेशनाचे अध्यक्षपद डॉक्टर आंबेडकर भूषविणार होते परंतु हे संमेलनच रद्द करण्यात आले कारण स्वागत समितीला डॉक्टर आंबेडकरांचे भाषण स्वीकारणीय वाटले नाही अशा तरेने आपणच निवडलेल्या अध्यक्षाचे भाषण नापसंद करण्याचे समितीचे कृत्य कितपत समर्थनीय आहे याबद्दल शंका उपस्थित होऊ शकते डॉक्टर आंबेडकरांचे जातीभेदावरील व हिंदू धर्मग्रंथासंबंधीचे मत समितीला आधीच माहीत होते त्यांनी हिंदू धर्माचा त्याग करण्याचा निर्णय निसंदिग्ध शब्दात जाहीर कल्याचीही समितीला ठाऊक होतेच डॉक्टर आंबेडकरांनी तयार कलि भाषणापेक्षा कमी अशी कोणतीच अपेक्षा त्यांच्याकडून असू शकत नव्हती ज्यांनी समाजामधले अद्वितीय स्थान निर्माण कल आहा अशा व्यक्तीचे मौलिक विचार ऐकण्याची जनतची सुसंधी समितीन हातची घडवल्यासारखी दिसत डॉक्टर आंबकर भविष्यात कितीही मुखोट बदलोत परंतु ती अशी एक व्यक्ती आहे की त्यांना सहजासहजी विसरता येत नाही डॉक्टर आंबेडकर स्वागत समितीसमोर हार खाण्यासारखी व्यक्तीच नव्हे आपल्या स्वतःच्या खर्चाने आपले भाषण प्रसिद्ध करून स्वागत समितीच्या नकाराला त्यांनी उत्तर दिलेले आहे त्यांची किंमत त्यांनी आठ आण ठेवली आहे त्याची किंमत दोन आणण्यापर्यंत किंवा निदान चार आणपर्यंत कमी करावी असे मी सुचवे कोणत्याही समाजसुधारकांना या भाषणाची उपेक्षा करता येण्यासारखी नाही सनातनी लोकांना वाचनाने निश्चितच लाभ होईल परंतु त्या भाषणावर काहीच आक्षेप घेता येत नाहीत असा मात्र याचा अर्थ नाही या भाषणावर अतिशय गंभीर स्वरूपाचे आक्षेप उद्भवतात व यासाठीच हे भाषण वाचले पाहिजे डॉक्टर आंबेडकर हे हिंदू धर्माला एक आव्हानच होय त्याचे पालन एक हिंदू म्हणूनच झालेले असले एका हिंदू राजानेच त्यांना शिक्षण दिलेले असले तरी तथाकथित सुवर्ण हिंदूंनी त्यांना व त्यांच्या लोकांना दिलेल्या वागणुकीमुळे त्यांना इतका तिटकारा आलेला आहे की त्यांनी केवळ सवर्ण हिंदूचाच नव्हे तर दोघांचाही वंश परंपरेनि मिळालेल्या धर्माचा त्याग करण्याची योजना मांडली आहे या धर्मातील काही धर्मपंडितांसंबंधी असलेल्या द्वेषाचे त्यांनी धर्माचाच द्वेष करण्यामध्ये रुपांतर करून घेतले आहे परंतु याबद्दल आश्चर्य वाटण्याचे काही कारण नाही काहीही झाले तरी एखाद्या पद्धतीचा किंवा संस्थेचा निर्णय तिच्या प्रतिनिधीच्या आचारावरूनच करावयाचा असतो डॉ आंबेडकरांना दिसून आले की बहुसंख्य सवर्ण हिंदूंनी त्यांच्या धर्मबांधवांना केवळ अस्पृश्य ठरवून त्यांना अमानुष वागणूक दिली इतक्या आपल्या आचरणाचा आधार आपले धर्मशास्त्र आह असतात आणि जेव्हा डॉक्टर साहेबांनी या शासनांचंशोधन सुरु कल्हा त्यांना सवर्णांनी विश्वास ठेवून अस्पश्यता पाळावी व मताला पोषक व ते प्रत्यक्षात उतरण्यासाठी काय कराव याबद्दल मुबलक पुराव हिंदूशास्त्रात आढळून आल भाषणाच्या लेखकान आपल्या तिअरी आक्षपासाठी पुराव म्हणून काही प्रकरणे व श्लोक उद्धृत कलिआहे ते तीन आरोप असे अमानुष आचरण हा अपराध करणाऱ्यांचे त्याबद्दलचे तथाकथित संशोधन ज्या ज्या हिंदूला आपला धर्म प्राणापेक्षाही प्रिय वाटत असेल त्याला त्याला या आरोपाचे महत्व नाकारून चालण्यासारखे नाही अशी घृणा बाळगणारे डॉक्टर आंबेडकर हे एकटेच गृहस्थ नाहीत ते तर हिंदू धर्माचा तिरस्कार करणाऱ्यांपैकी एक अत्यंत दुराध्य व्यक्ती आहेत पुढाऱ्यांच्या सर्वोच्च श्रेणीमध्ये ते एकटेच आहेत याबद्दल आणि तेही अत्यंत लहानशा लोकसमुदायाचे ते प्रतिनिधी आहेत याबद्दल मी ईश्वराचे आभार मानतो परंतु त्यांनी जे सांगितले तसेच दलित वर्गातील अनेक पुढारी कमी अधिक जोर देऊन सांगत असतात दलित जातीतील दुसरे राव बहादूर एम सी राजा व बहादूर श्रीनिवासन यासारखे इतर पुढारीही केवळ हिंदू धर्माचा त्याग करण्याच्या धमक्यास देत नाहीत तर ते हरिजनांच्या एका मोठ्या लोकसमूहावर सवर्णीयांकडून जो निर्लज्ज अत्याचार होतो त्याचा बदला घेण्याची गरमागरम भाषा वापरतात परंतु बरेचसे पुढारी हिंदू धर्मात राहण्यातच खुश असले तरी त्याचा अर्थ डॉक्टर आंबेडकरांच्या चेतवणीकडे दुर्लक्ष करावे असा होत नाही सवर्ण लोकांनी आपल्या श्रद्धा व आपले आचरण सुधारून घेतलेच पाहिजे एकंदरीत जे लोक शिक्षणाने व प्रभावाने हिंदूमध्ये उच्चस्थानी आहेत त्यांनी आपल्या धर्मशास्त्राचा प्रामाणिक व अधिकारवाणीने अर्थ लावलाच पाहिजे डॉक्टर आंबेडकरांच्या आरोपपत्राने उपस्थित केलेले प्रश्न खालीलप्रमाणे आहेत 1. धर्मग्रंथ म्हणजे काय 2. सर्वच छापील ग्रंथांना धर्मग्रंथ मानावे की त्यातील काहींना अप्रामाणिक प्रेक्षक समजून रद्द करावे 3. अशा तऱ्हेच्या संशोधित ग्रंथाचे अस्पृश्यता जातीभेद सामाजिक समता सहभोजने व आंतरजातीय विवाह याबाबतीत काय मत असावे या प्रश्नासंबंधीचे माझे उत्तर व डॉक्टर आंबेडकरांच्या सिद्धांतातील काही स्पष्ट दोष मी पुढील अंकासाठी राखून ठेवतो हो हरिजन जुलै अकरा एकोणीशे छत्तीस वेद उपनिषदे स्मृती आणि पुराणे त्याचप्रमाणे रामायण व महाभारत सुद्धा हिंदूंचे धर्मग्रंथ आहेत ही यादी अंतिम स्वरुपाची आहे असे नव्हे प्रत्येक युगाने आणि पिढीने सुद्धा या यादीत भर घातलेली आहे म्हणूनच याचा अर्थ असा होतो की प्रत्येक छापील किंवा हस्तलिखित ग्रंथ म्हणजे धर्मग्रंथ नव्हे उदाहरणार्थ ज्याला भगवद्वाणी म्हणता येणे शक्य नाही अशा कित्येक गोष्टी स्मृतीमध्ये आहेत अशा प्रकारे डॉक्टर आंबेडकरांनी उद्धृत केलेली स्मृतीतील अनेक वचने अस्सल म्हणून स्वीकारता येण्यासारखी नाहीत ज्यांना खऱ्या अर्थाने धर्मग्रंथ म्हणता येईल त्याचा संबंध केवळ सनातन सत्याशीच असू शकतो आणि त्याने माणसाच्या सत्सदविवेक बुद्धीला आव्हान केले पाहिजे म्हणजे प्रत्येक डोळस माणसाच्या अंतकरणावर त्याचा इष्ट परिणाम वावायस हवा बुद्धीद्वारा परीक्षण येत नाही असा कोणताच विचार भगवद्वाणी म्हणून मात्य करणे अशक्य आहे किंवा आध्यात्मिक दृष्टीने ज्याचा अनुभव घेता येत नाही असा कोणताही विचार ईश्वरी उच्छवास असू शकत नाही तुम्ही धर्मशास्त्रांचे जरी संशोधन केले तरीही तुम्हाला त्यावर भाष्य करणे भागच आहे समर्थ असा भाष्यकार कोण निश्चितच पंडित लोक नव्हे विद्वत्ता हवी परंतु धर्म आणि संत लोकांच्या अनुभवावर जगत असत त्यांच्या बोलण्यावर तो जगतो जेव्हा विद्वानातील विद्वान धर्मपंडितांचाही लोकांना पूर्णता विसर पडेल सुद्धा ऋषी मुलीचा संचित अनुभव काय राहील व येणाऱ्या युगाला स्फूर्ती देत राहील जातीभेदाचा धर्माशी कवडीचा सुद्धा संबंध नाही ही एक प्रथा असून तिचा उगम मला माहीतही नाही आणि माझ्या आध्यात्मिक भूकेच्या शांतीसाठी तो माहीत करून घ्यावा याची मला कधी गरजही वाटली नाही परंतु हे मात्र मला समजते की ही प्रथा अध्यात्माच्या व राष्ट्राच्या दोघांच्याही अभ्युदयाला अत्यंत घातक आहे वर्ण आणि आश्रम या अशा संस्था आहेत की जाती त्यांचे कसले सोयर सुधक नाही आपण परंपरागत व्यवसाय करूनच आपल्या भाकरीची व्यवस्था ज्याने त्याने करावी इतके शिक्षण पद्धती आपनास देते वर्ण आपले हक्क नव्हे तर आपले कर्तव्य निश्चित करते ज्यामुळे मानवजातीचे कल्याण होईल अशा परंपरागत उनिवांचा वर्ण आवश्यक रुपाने निर्देश करतो याशिवाय अधिक काहीही करीत नाही याचा असाही अर्थ होतो की कोणताही व्यवसाय नीच किंवा उच्च दर्जाचा नाही सर्वच उद्योग चांगले धर्मसंगत व पूर्णता सारख्या दर्जाचेच आहेत सा ब्राह्मणांचे आध्यात्मिक गुरुचे काम आणि एखाद्या भंग्याचे काम दोन्हीही समसमान आहेत आणि ते उद्योग योग्य रीतीने करणे ईश्वराच्या दृष्टीने सारखेच पुण्यप्रद आहेत इतकेच नव्हे एकेकाळी मानवाच्या दृष्टीनेही हे धंदे सारखेच फलप्रद असावेत असे वाटते दोघांनाही उदरनिर्वाहापूर्ती त्यापासून प्राप्ती, प्राप्ती होत होती कोणालाच कमी अधिक प्राप्ती होत नव्हती वस्तुता आजही खेडे विभागात या चातुर्वर्ण्याच्या नियमांची अंदुक अशी निरोगी कार्यवाही आढळून येत सहाशे लोकवस्ती असलेल्या सवाग्रामला मी राहत असताना निरनिराळ उद्योगाद्वारे प्राप्त होणाऱ्या मिळकतीत ब्राह्मणांच्या धंद्यासहित मला फारशी तफावत आढळली नाही या युगात सुद्धा अजून सच्च ब्राह्मण आहेत असंही मला आढळलं आह ब्राह्मण अजूनही स्वच्छेनी दिलेल्या भिक्षेवर आपला उदरनिर्वाह करतात व शुद्ध अंतकरणाने आपल्याजवळील आध्यात्मिक संपत्ती लोकांना देतात जे लोक उघडपणे वर्णव्यवस्थेच्या नियमांचा हास्यास्पद विपर्यास करतात व तरीही आपण त्या वर्णाचे असल्याचा दावा करतात त्या लोकांच्या आचरणावरून एक वर्णाने आपण दुसऱ्या वर्णापेक्षा उच्च असल्याचा उद्धट दावा करणे म्हणजे चातुर्वर्ण्य न मानणेच होय आणि अस्पृश्यतेवर विश्वास ठेवावे असा कोणताही लेखी पुरावा चातुर्वर्ण्याच्या चा नियमात नाही डॉ आंबेडकरांशिवाय आणखी अनेक लोक माझ्या हिंदू धर्माच्या भाष्यावर वाद उपस्थित करतील याची मला जाणीव आहे परंतु त्यामुळे माझ्या मनस्थितीवर कसलाही परिणाम होऊ शकत नाही हे असे भाष्य आहे की ज्याच्या आधारे मी जवळजवळ अर्धशकत जीवन जगलो आहे आणि त्याप्रमाणे माझ्या शक्तीनुसार मी माझे जीवन नियमित केले आहे माझ्या मते डॉक्टर आंबेडकरांनी शंकास्पद लेखकांचे ग्रंथ प्रमाणदाखल आपल्या भाषणासाठी निवडण्यात गंभीर चूक केलेली आहे आणि विश्वास ठेवण्यास शंकास्पद व खेदजनक अशा प्रतित हिंदूंची उदाहरणे घेतलेली आहेत की त्यांना हिंदू धर्मातील योग्य नमुने मांडणे असंभव आहे डॉक्टर आंबेडकरांनी धर्म पारखून पाण्यासाठी जी कसोटी वापरली तिच्यावरून मानवाला ज्ञात असणारा प्रत्येक धर्म बहुदा अयोग्यच ठरेल आपल्या विद्वत्तापूर्ण भाषणात डॉक्टरांनी आपला प्रत्येक आरोप बाजूपेक्षा जास्त प्रमाणित केला आहे ज्या धर्माला चैतन्य ज्ञानदेव तुकाराम तिरुवल्लूवर रामकृष्ण परमहंस राम, राम राय महर्षी देवेंद्रनाथ ठाकूर विवेकानंद आणि इतर अनेक ज्यांची नावे सहज सांगता येतील असे संत मानत होते तो धर्म डॉक्टर आंबेडकरांनी आपल्या भाषणात दाखविले तितका सद्गुण शून्य असू शकतो काय कोणत्याही धर्माचे परीक्षण त्यातील अत्यंत वाईट नमुन्यावरून करावायचे नसते तो धर्म घडविणारे जे सर्वोत्तर नमुने असतात त्यांच्या सुधारणावरून करावायचे असते कारण केवळ तेच कदाचित लोकांना सन्मार्गाला लावणारे नसतील पण काही आकांक्षा बाळगण्यालायक आदर्श नमुने असतात हरिजन जुलै अठरा सन एकोणीशे श्री संतरामजी यांच गांधीजी सुतर हरिजन ऑगस्ट 15 सन 1936 छत्तीस लाहोरच्या जातपात तोडक मंडळाचे श्री संतरामजींची खालील मजकूर प्रसिद्धी करावा अशी इच्छा आह जातपात तोडक मंडळ व डॉक्टर आंबेडकर संबंधीचा आपला अभिप्राय मी वाचला आहा त्यासंदर्भात पुढील प्रमाण मला काही गोष्टी सांगावयाच्या आह संम अध्यक्षपद भूषविण्यासाठी आम्ही डॉक्टर आंबेडकरांची निवड कली ती ते अस्पृश्य जातीची आहेत म्हणून नव्हे कारण आम्ही स्पृश्य हिंदू व अस्पृश्य हिंदू असा भेद भांत नाही उलट, आम्ही त्यांची निवड अशासाठी केली की हिंदूतील या घातकी रोगाचे त्यांचे निदान व आमचे निदान एक एकसारखेच आहे अर्थात हिंदूमधील फूट व त्यांच्या अधपतनाचे प्रमुख कारण जातीभद्दी असेच त्यांचेही मत आह डॉक्टरांच्या पदवीसाठी डॉक्टर साहेबांचा विषय जातीभद्दात असल्यामुळे हो या विषयाचा अभ्यास त्यांनी अत्यंत सखोल केलेला आहे आमच्या परिषदेचा मुख्य उद्देश जातीभेद मोडण्यास हिंदूंना प्रवृत्त करणे हाच आहे परंतु सामाजिक व धार्मिक विषयावर कोणत्याही अहिंदू माणसाच्या उपदेशाचा फारसा प्रभाव पडू शकत नाही डॉक्टर साहेब आपल्या भाषणाच्या उपसंहारात त्यांचे हिंदू श्रोतांसमोर दिलेले भाषण बाशन, अंतिम भाषण आहे असे आग्रहपूर्वक सांगतात ही गोष्ट विसंगत आणि संमेलनाच्या ध्येयाच्या दृष्टीने घातक होती याचसाठी हे वाक्य वगळण्याबद्दल आम्ही त्यांना तशी विनंती केली कारण ती गोष्ट ते कोणत्याही दुसऱ्या प्रसंगी सहज सांगू शकले असते परंतु त्यांनी ही गोष्ट नाकारली व आमचे संमेलन केवळ दिखाऊ व्हावे अशी आमची इच्छा नसल्यामुळे या भाषणापासून काही फलप्राप्ती होईल असे आम्मास वाटले नाही हे सर्व असूनही त्यांच्या भाषणाची प्रशंसा केल्याशिवाय माझ्याने राहावत नाही माझ्या माहितीनुसार या विषयावरील हे त्यांचे भाषण अत्यंत विद्वत्तापूर्ण असून प्रत्येक भारतीय भाषेमध्ये त्याचे भाषांतर होण्यास ते अनुरूप आहे याशिवाय तुमचे लक्ष या गोष्टीकडे वेधू इच्छितो की वर्ण आणि जाती यामध्ये आपण जो भेद केला आहे तो इतका तात्विक आहे की सामान्य जनतेला तो आकलन होऊ शकत नाही कारण हिंदू समाजात सर्व व्यावहारिक कामासाठी जात व वर्ण हे दोन्ही एकच वस्तू मांडण्यात येते याचे कारण म्हणजे दोहांचे एक काम एकच म्हणजे दोन्ही सहभोजणे आणि जाती नष्ट करणाऱ्या मिश्रविवाहावर प्रतिबंध घालता आपला वर्णव्यवस्थेचा सिद्धांत या युगात असंभव असून नजिकच्या भविष्यकाळात त्याचे पुनरुज्जीवन होण्याची काहीच आशा नाही तथापि हिंदू जातीभेदाचे गुलाम असून तेही गुलामगिरी नष्ट करू इच्छित नाही यामुळेच जेव्हा जेव्हा तुम्ही तुमच्या आदर्श व काल्पनिक वर्णव्यवस्थेचा प्रचार करता तेव्हा तेव्हा जातींना चिट्टून राहण्यासाठी त्यांना एक आधार सापडतो याप्रमाणे वर्णव्यवस्थेच्या काल्पनिक उपयुक्ततेचे समर्थन करून तुम्ही सामाजिक सुधारणेचे फार मोठे नुकसान करीत आहात आमच्या मार्गात फार मोठा अडथळा निर्माण झाला आहे वर्णव्यवस्थेच्या मुळावर कुराडीचे घाव घातल्याशिवाय अस्पृश्यता दूर करण्याचा प्रयत्न करणे म्हणजे रोगाच्या केवळ बाह्य लक्षणांची चिकित्सा करणे किंवा पाण्यावर रेश मारण्यासारखेच आहे कारण द्विज लोक खुल्या अंतकरणाने तथाकथित अस्पृश्यांना किंवा अस्पृश्य शूद्रांना सामाजिक समता देऊ इच्छित नाहीत याचसाठी जातीभेद मोडणे त्यांना अमान्य आहे हा विषय टाळण्यासाठीच ते अस्पृश्यता निवारण्याच्या चळवळीला मोठमोठी दाणे देत असतात अस्पृश्यता आणि जातीभेद नष्ट करण्यासाठी शास्त्रांचा आधार शोधणे म्हणजे चिखलानेच चिखल्याला धुवून काढण्याचा प्रयत्न करय संत रामजींना उत्तर संत रामजींच्या पत्रातील अंतिम परिच्छ निश्चितच त्यांच्या पूर्वार्धातील आशयाच खंडन करणारा आह मंडळाला शास्त्रांची सहाय्यता अमान्य आहे तर डॉक्टर आंबेडकरांप्रमाणेच तही करतात म्हणजे तिंदू राहत नाहीत अशा परिस्थितीत डॉक्टर आंबेडकरांच्या हे माझे हिंदू म्हणून अंतिम भाषण आहे या वेधनावर ते आक्षेप तरी कसे घेऊ शकतात मला तर त्यांची स्थिती अत्यंत असमर्थनीय वाटते कारण श्री संतरामजी मंडळाच्या वतीने डॉ आंबेडकरांच्या भाषणाची व सर्व युक्तवादाची प्रशंसा करताना दिसतात मंडळाशास्त्रे जर अमान्य आहे तर ते मानतात तरी कशाला असा प्रश्न विचारणे न्यायसंगत होईल कुराणाला अमान्य करून एखादा मनुष्य मुसलमान किंवा बायबलला अमान्य ठरवून एखादा मनुष्य ख्रिश्चन कसा असू शकेल जर जात आणि वर्ण हे दोन्ही एकच असतील आणि हिंदू धर्म म्हणजे काय हे सांगणाऱ्या शास्त्रांचा वर्ण हा जर एक अभिन्न भाग असेल तर तो माणूस जाती म्हणजे वर्ण मान्य करतो तो स्वतःला हिंदू कसा म्हणू शकेल हेच मला कळत नाही श्री संतराम शास्त्रांना चिखलाची उपमा देतात माझ्या माहितीप्रमाणे डॉक्टर आंबेडकरांनाही असे सुरम्य नाव शास्त्रांना दिलेले नाही प्रचलित अस्पृश्यतेचे समर्थन जर हिंदू शास्त्रात आढळत असेल तर मी स्वतःला हिंदू कसा म्हणू शकेल हेच मला कळत नाही श्री संतराम शास्त्रांना चिकलाची उपमा देतात माझ्या माहितीप्रमाणे डॉक्टर आंबेडकरांनाही असे सुरमे नाव शास्त्रांना दिलेले नाही प्रचलित अस्पृश्यतेचे समर्थन जर हिंदू शास्त्रात आढळत असेल तर मी स्वतःला हिंदू बनविण्याचे सोडून देईन असे मी नेहमी म्हणत असतो परंतु या परिस्थितीत मी तसे म्हणले नसते त्याचप्रमाणे जर शास्त्रे आजच्या जातीच्या हिडीस व घुणास्पद प्रथेचे समर्थन करत असतील तर मी स्वतःला हिंदू म्हणून घेणार नाही व हिंदू धर्मात राहणारही नाही कारण आंतरजातीय सहभोजने व आंतरजातीय विवाह यात विचार करण्याजोगे काही आहे असे मला मुळीच वाटत नाही शास्त्र आणि त्यांच्या भाषासंबंधीचे मतच केवळ युक्तिसंगत शुद्ध आणि नैत्रिकदृष्ट्या रक्षणीय आहे व त्यासाठी हिंदू परंपरेत विपुल पुरावेही आहेत परिशिष्ट दोन महात्मा गांधींना डॉ बाबासाहेब आंबेडकरांची उत्तर एक जातपात तोडक मंडळासाठी तयार केलेल्या माझ्या जातीवरील भाषणाची महात्माजींनी दखल घेऊन व हरिजनामध्ये टीका लिहून माझा जो सन्मान केला त्याबद्दल मी त्यांचा कृतज्ञ आहे माझ्या भाषणाचे त्यांनी केलेले परीक्षण पाहता जातीभेदासंबंधी माझ्या भाषणात मी जे विचार मांडले त्यांच्याशी महात्माजींचा पूर्ण मतभेद आहे हे स्पष्ट दिसते वादविवाद करण्याशिवाय गत्यंतरच नाही अशी काही विशेष कारणे असल्याशिवाय मी माझ्या विरोधकांशी बहुदा वाद घालीत नाही असा माझा स्वभाव आहे माझा प्रतिस्पर्धी एखादा नीच माणूस किंवा अप्रसिद्ध माणूस असता तर मी त्याचा पाठलाग केलाही नसता परंतु माझा प्रतिस्पर्धी स्वतः एक महात्मा असल्यामुळे त्यांनी जे विचार मांडले त्याची विरोधी बाजू मांडण्याचा प्रयत्न मी केलाच पाहिजे असे मला वाटते त्यांनी माझा जो सन्मान केला त्याबद्दल मी कृतज्ञता आहेच तथापि कोणी इतरांनी नव्हे तर एका महात्म्याने माझ्यावर प्रसिद्धीच्या अभिलाषेचा आरोप, आरोप करावा हे पाहून मला आश्चर्य वाटले हे मी कबूल करतो लोकांना माझा विचार पटू नये म्हणून मीनं झालेले भाषण छापून प्रसिद्ध केले असा त्यांचा माझ्यावर आरोप करावा हे पाहून मला आश्चर्य वाटले हे मी कबूल करतो लोकांना माझा विसर पडू नये म्हणून मीनं झालेले भाषण छापून प्रसिद्ध केले असा त्यांचा माझ्यावर आरोप आहे महात्मा जी काहीही परंतु हिंदूंनी आपली स्थिती पडताळून पहावी व त्यांना विचार करण्यास उत्तेजन मिळावे हाच ते भाषण मागे माझा हेतु होता स्वतःच्या प्रसिद्धीचा उत्कंठा मी कधीच बाळगली नाही तथापि मी असेही म्हणू शकतो की जेवढी प्रसिद्धी मला मिळाली आहे सुद्धा गटकबर असे समजा की मी प्रसिद्धीचा अभिलाषणे माझे भाषण प्रसिद्ध केले असेल तर माझ्यावर कोणी दगड फेकावे निश्चितच काचीच्या महालात राहणाऱ्या महात्माजीसारख्या लोकांनी नव्हे हेतू वगळता मी माझ्या भाषणात जे मुद्दे उपस्थित केले त्यासंबंधी महात्माजींना म्हणावायचे तरी काय आहे माझे भाषण जो कोणी वाचील त्याला स्पष्टपणे दिसून येईल की मी जे प्रश्न उपस्थित केले आहेत त्यांना महात्माजींनी सुद्धा केलेला नाही आणि जे प्रश्न त्यांनी उपस्थित केले व माझ्या आरोपातील मुद्दे म्हणून ज्याच्या संबंधी ते मोठे खुशीत आहेत ते वस्तुता माझ्या भाषणातून निर्माणच होत नाहीत ही सर्वात पहिली लक्षात घेण्याजोगी बाब आहे ज्या मुख्य गोष्टी माझ्या भाषणात मी सिद्ध करण्याचा प्रयत्न केला त्या थोडक्यात अशा एक जाती हिंदूंचा नाश केला आहे दोन चात्वर्णाच्या आधाराने हिंदू समाजाचे पुनर्संघटन अशक्य आहे कारण वर्ण व्यवस्था एखाद्या फुटक्या घड्याप्रमाणे किंवा नाक वाहणाऱ्या माणसाप्रमाणे आहे ती आपल्या अंगीभूत सद्गुणांच्या आधारे टिकून राहण्यास असमर्थ आहे आणि तिला कायद्याचा टक्क दिल्याशिवाय तिची अधोगती जाती होण्याचा अंगभूत गुण तिच्या ठिकाणी आह वर्ण मोडून दुसऱ्याच्या वर्णावर अतिक्रमण करणाऱ्यांसाठी कायद्याचे बंधन असल्याशिवाय तिची अधोगती थांबणे अशक्य आह तीन हिंदू समाजाचे चातुर्वर्ण्याच्या आधारे पुनर्संघटन करणे अपायकारक आहे कारण सामान्य जनतेला ज्ञानाजनाचा अधिकार नाकारून ती त्यांची अधोगती करते व शास्त्रधारण करण्याचा अधिकार नाकारून त्यांना पौरुषहीन बनविणे चार हिंदू समाजाचे अशा धर्मतत्वांच्या आधारे पुनर्संघटन करावयास हवे की ज्यांचे नाते समता स्वातंत्र्य आणि बंधुभाव यांच्याशी जुळू शकेल पाच हा उद्दे सफल व्हावा म्हणून जातीभेद व वर्ग यांच्या पाठीशी असलेले धर्माचे अधिष्ठान नष्ट होऊ शकते सहा जेव्हा शास्त्रांना भगवोद्वानी मांडण्याचे बंद होईल तेव्हाच जाती आणि वर्ण यांचे धार्मिक अधिष्ठान नष्ट होऊ शकते यावरून हे दिसून येईल की महात्माजींनी निर्माण केलेले प्रश्न या मुद्द्यांपेक्षा पूर्णतः अप्रासंगिक असून माझ्या भाषणातील प्रमुख युक्तिवाद त्यांना गवसलाच नाही